पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र चौथे लब्ध प्रणाश कथा दुसरी एका अरण्यात कराल तेसर नावाचा एक सिंह राहत होता धोसरक नावाचा एक कोल्हा त्याचा नोकर होता एकदा एका हत्ती झालेल्या युद्धात सिंहाला मोठ्या जखमा झाल्या त्याला बिलकुल हालचाल करता येईना त्यामुळे हुसरक कोल्हा उपाशी राहिला आणि अगदी खंगून गेला तेव्हा तो सिंह महाराज भुकेने माझे प्राण व्याकुळ झाले आहेत एकही पाऊल उचलण्याची शक्ती माझ्या अंगात उरली नाही तेव्हा आता मी तुमची शुशुरूषा कशी करू तेव्हा त्याला ते म्हणाला तो एखाद्या धनावर येथे या स्थितीतही मी त्याला मारीन कोल्हा जवळच असलेल्या एका गावात गेला तेथे लंबकर्ण नावाचा एक गाढव तळ्याच्या काठावर उगवलेल्या तुरळक हिरवळीवर चरत असलेला त्याला दिसला त्याच्याजवळ जाऊन कोल्हा त्याला म्हणाला नमस्कार मामा फार दिवसांनी आज दिसला काय सांगू तुला गाढव म्हणाला निर्जयपणे वागवितो माझ्याकडून खूप काम करून घेतो आणि खायलाही पुरेसे देत नाही तिथल्या धुळीने भरलेल्या हरळीवर मी जगतो मग माझे शरीर धष्टपुष्ट कसे होणार कोल्हा म्हणाला मामा असे जर आहे तर तिकडे नदीच्या काठी प्रमाणे हिरवेगार गवत असलेला रमणीय प्रदेश आहे चला आणि माझ्या बरोबर गोष्टी करीत राहा तू म्हणतोस ते ठीक आहे लंब करणं म्हणाला पण आम्ही शहरात राहणारे अरण्यातील पशू आमचा फडशा मग त्याचा काय उपयोग छेछे मामा असे बोलू नका कोल्हा मी येथे असल्यामुळे दुसरे कोणी घरके येत नाही शिवाय तुमच्या प्रमाणेच पलटाच्या त्रासाला कंटाळून तीन गाढवीही तेथे आल्या आहेत खाऊन पिऊन त्या पुष्ट झाल्या आहेत त्या चालूंडण्याच्या अगदी भरात आल्या आहेत त्यांनी सांगितले की तू जर खरा आमचा मामा असशील तर आम्हाला योग्य असा नवरा आणून दे म्हणून मी तुम्हाला तेथे घेऊन जाण्याकरता आलो आहे कोल्ह्याचे बोलणे ऐकून गाढवही मामा होऊन म्हणा असे जर आहे तर मी येतो तुझ्या मागोमाग स्त्री असेल तर माणसाला जगावेसे वाटते तीन असेल तर मरा वाटते स्त्री जर जवळ नसेल तर विषाचीही गोडी नाही आणि अमृताचीही गोडी नाही स्त्रीचे फक्त नाव घेतले तरी सुद्धा तेवढ्याने कामोद्भव होतो मग स्त्री प्रत्यक्ष जवळ येऊनही जो विरघडत नाही त्याचे कौतुकच करायला पाहिजे त्याप्रमाणे गाढव कुल्ह्याबरोबर निघाला आणि ते सिंहाजवळ येऊन पोहोचले त्यांना पाहतात सिंह उठू लागला पण तितक्यातच गाढवानेही पळायला सुरुवात केली तरी सुद्धा सिंहाची एक टपराक गाढवाच्या पाठीवर बसली पण दैवहीन माणसाच्या धंद्याप्रमाणे ती फुकटच गेली कोल्हा रागावून सिंहाला म्हणाला हाच हा तुमचा पराक्रम साधा गाढवही तुमच्या समोरून पळून जातो तिथे हत्तीशी तुम्ही कसे धुंजणार दिसला तुमचा पराक्रम सिंह छिन्नपणाने हसून म्हणाला बाबा रे मी तरी काय करू मी तयारीतच नव्हतो नाहीतर हत्तीही माझ्या तडाक्यातून सुटणे शक्य नाही कोल्हा म्हणाला पुन्हा त्याला मी येथे आणतो पण तुम्ही मात्र तयारीत राहा सिंह म्हणाला जो मला प्रत्यक्ष पाहून येथून गेला तो पुन्हा येथे कसा येईल दुसऱ्या कोणाला तरी आण तुम्हाला त्याच्याशी काय करायचे आहे तुम्ही फक्त तयार राहा म्हणजे कोल्हा म्हणाला त्याप्रमाणे कोल्हा पुन्हा गाढवाच्या मागावर गेला गाढव पहिल्याच ठिकाणी करत होता कोल्ह्याला पाहून गाढव म्हणाला वा भाते खूप चांगल्या ठिकाणी आम्हाला नेलेत मी मेलोत होतो वज्रासारखा प्रहार करणारा तो कोण होता सांगा कोल्हा असून म्हणाला तुम्हाला येताना पाहून गाढवी मोठ्या प्रेमाने आलिंगन देण्यासाठी उठली पण तुम्ही पळून आलात तुमच्याशिवाय राहणे तिला आता शक्य नाही तुम्हाला थांबण्याकरता तिने हात वर केला होता दुसरे काही नाही चला आता नाहीतर तुमच्या करता मी ती मरेपर्यंत उपवास करणार आहे ती म्हणते लंबकर्ण जर माझा नवरा झाला नाही तर मी अग्निसगर पाण्याचा प्रवेश करून प्राणस त्याग करीन पण तर त्याचा वियोग मी सहन करू शकणार नाही तेव्हा कृपा करून तिकडे चला नाही तर तुम्हाला स्त्री हत्येचे पाप लागेल आणि कामदेवाचा तुमच्यावर कोप होईल स्त्री ही कामदेवाची पताकाच आहे तिच्या समाधानात सर्व सुख असते तिला नाराज करणारे खोट्या आणि भ्रामक कल्पनांच्या मागे धावणारे असतात स्त्रीच्या नाशाला कारणीभूत होणारे शेवटी स्वतःचे मुंडण करून कापा भगवी वस्त्रे धारण करून प्राणात जातात कोल्ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गाढव पुन्हा त्याच्या निघाला जे लोक स्वतःला घातक असलेली गोष्टही जाणून बुजून करतात त्यांना त्यांचे दैवत हेच खरे तयार होऊन बसलेल्या सिंहाने कोल्ह्याला तेथे पहारा करावयास बसवून सिंह नदीवर स्नान करण्याकरिता गेला सिंह गेल्यावर कोल्ह्याने आधाशीपणाने गाढवाचे कान आणि हृदय खाऊन टाकले आपले सर्व अन्ने कुरकून सिंह तेथे परत आला तेव्हा त्याला त्या गाढवाचे कान व हृदय दिसेना त्याने रागावून कोल्ह्याला विचारले पाप्या तू हे काय केलेस याचे कान आणि हृदय खाऊन हे माउस उष्टे केलेस ना कोल्हा विनयाने म्हणाला महाराज असे म्हणू नका त्या गाठवाडा जर कान आणि हृदय असते तर तुम्हाला एकदा कितीवर तो पुन्हा येथे आला असता का तेव्हा त्याचे बोलणे योग्य वाटले आणि त्या दोघांनी इथे उरलेले मांस वाटून घेऊन निशंकपणे खाऊन टाकले वानर म्हणाला म्हणून मी म्हणतो की मी लंब करण्यासारखा मूर्त नाही तू कपटाने वागलास पण पुढे खरे बोलल्यामुळे युधिष्ठिर नावाच्या कुंभाराप्रमाणे तुझे सर्व फसले जो आधी ढोंगीपणाने वागून नंतर बेअकलीपणाने खरे सांगून टाकतो तो, तो युधिष्ठिर नावाच्या कुंभाराप्रमाणे स्वार्थालाही मुक्कतो मगर म्हणाला हे कसे तो वादर म्हणाला